पुस्तक साने गुरुजींचा गोड गोष्टी बाग साथ बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण सहावे मुलीचा त्याग प्रेमा मुंबई शहरात आली परंतु ती कोठे जाणार कोठे राहणार ती एकटी असे तर प्रश्न निराळा होता परंतु सरोजा होती सुंदर गोड मुलगी कोणाजवळ ती द्यावी कोण तिला वाढविल पाळील पोशील तिला काही समजेना रस्त्याने ती जात होती तिने उसाच्या गंडेऱ्या वाटेत घेतल्या सरोजाला सुंकायला तिने एक करवा दिला सरोजा आनंदली ती करवा चुंकू लागली हिंडत हिंडत प्रेमा राणीच्या बागेजवळ आली ती आत शिरली कितीतरी लोक तेथे भिरवळीवर बसले होते कोणी झोपले होते प्रेमाई सरोजाला जवळ घेऊन झोपली बराच वेळांची जागी झाली तो सरोजा कुठे होती प्रेमा घाबरली ती इकडे तिकडे पाहू लागली सरोजा सरोजा अशा हाका मारू लागली सरोजा दिसेना तो तिकडे दूर सरोजा दिसली रांगत रांगत ती दूर गेली होती माता एकदम धावली तिने मुलीला उचलून घेतले कुठे चाललीस बेबी आईजवळ राहायची नाही वाटते गरीबाई नकोशी झाली कोठे जात होतीस आजोबांना शोधायला आजीला शोधायला आजी कसे म्हणे कशी हाक मारी बेबी सरोजा खरे ना हसली रे हसली आजीची हाक आवडते वाटते लब्बाड असे ती बोलत होती तिने काहीतरी खायला घेतले सायंकाळ आता होत आली रात्री कुठे जायचे ती हिंडत हिंडत पुन्हा स्टेशनवर आली रात्रभर तेथेच बाकावर बसली आता पाट झाली होती बेबीला घेऊन ती निघाली हिंडत हिंडत समुद्राकाठी आली थंडी होती अद्याप झुंजुमुंजू होते तो तिथे वाळवंटात तिला कोण दिसले कोणीतरी तिथे बसले होते समोर समुद्र उचंबळत होता तो मनुष्य ध्यानस्थ होता तो का आनंदाची उपासना करीत होता कोण होता तो मनुष्य ते रामराव होते प्रेमाचे वडील होते सरोजा खांद्याशी झोपलेली होती तिने सौदरा अलगत्या ध्यानस्थ पित्याजवळ ठेवून दिले बेबी झोपलेली होती प्रेमा दूर जाऊन उभी राहिली काय होते ती पाहत होती ध्यानस्थ माणसाने डोळे उघडले तो समोर ती सुंदर मूर्ती समुद्राने का तेरात आणून दिले ते मोती आणून दिले ती बालक्ष्मी का समुद्रातून बाहेर आली होती परंतु रामरावांनी ओळखले आपल्या प्रेमाची ही मुलगी असे त्याने ओळखले मग प्रेमा कोठे आहे ती या समुद्रात शिरली की काय हा विचार मनात येताच रामराव घाबरून उठले बेबी स्रोजाला जवळ घेऊन ते समुद्राकडे पाहत राहिले पित्याने स्रोजाला उचललेले पाऊन प्रेमाचा जीव खाली पडला ती तेथून तडक निघून गेली कोठे गेली ती हिंडत हिंडत दादर माटुंगा भागाकडे गेली तिथे ते तिने एक अनाथ हिंदू महिलाश्रम पाहिला ती तेथे गेली तिची विचारपूस करण्यात आली तिला तेथे आश्रय मिळाला आणि रामराव कुठे गेले ते, ते, ते, गे ते, ते कोठे गे राहत असत मुंबईतील अस्पृश्यांची वस्ती ज्या भागात होती त्या भागात ते राहत होते त्यांच्या गावचे काही महार तेथे होते त्यांच्या आधाराने तेथे राहिले तेथे त्यांनी सेवा आरंभिली ते रात्रीची शाळा चालवीत प्रौढ अस्पृश्य बंधूंना शिकवित त्यांना वाचून दाखवीत त्या ठिकाणी थोडी पडीत अशी जागा होती रामरावांनी तेथे फुले लावली ती पडीत जागा आता सुंदर झाली कामगार तेथे रात्रीच्या वेळेस बसत रामराव तेथील फुले विकेत दोन दिडक्या मिळवीत ते तेथे ते सर्वांना प्रिय झाले तेथील मंडळी त्यांना रामा असे म्हणत कधीकधी मंडळी भजन करीत रामाबोबा भजन सांगायची मंडळी रंगवून जायची पुढे पुढे तर कामावर जाणारी मंडळी कधी कधी आपली मुलेही रामरावांच्या स्वाधीन करीत रामराव त्या मुलांना सांभाळीत रामराव पहाटे उठत समुद्रावर फिरायला जात फिरून आल्यावर ते फुलढाडांना पाणी घालीत मग वर्तमानपत्रे वाचायला वाशनालयात जात दुपारी जेवत विश्रांती घेत तिसऱ्या प्रहरी पुन्हा पाणी वगैरे घालीत सायंकाळी फिरून येत रात्री वर्ग घेत त्यांची एक लांशी होती त्या खोलीत प्रेमाचा एक फोटो होता त्या खोलीत ते बेबी सरोजाला घेऊन आले आजूबाजूची माणसे चौकशी करू लागली रामा बोआ मूल कुठून आणले समुद्राने दिले मी समुद्राकाठी बसलो होतो डोळे मिटून बसलो होतो डोळे उघडले तो समोरी मुलगी गोरी गोमटी गोवड मुलगी देवाने दिली मी बागेत फुले फुलवीतो देवाने ही कळी फुलवायला पाठविली पहा कशी असते तिचे नाव मी सरोजा ठेवले आहे आवडते नगर तुला हे नाव ती मुलगी हसली रामरावांच्या गळ्यात तिने चिमण्या आतांनी मिठी मारली राम रामरावांना आता मोठा उद्योग झाला सरोजाचे ते सारे करीत तिच्यासाठी पाणी तापवीत तिला न्हावू घालीत तिला दूध पाजीत पुढे तिचे त्यांनी उष्टावण केले तिला त्यांनी लहानशी गरम बंडी केली सरोजा आजोबांच्या जवळ वाढू लागली त्यांच्या कुशीत निजू लागली बागेतील फुले आणून तिच्या केसात ते गुंफीत किती सुरे एक दिसे बेबी सरोजा